वाल्मिकी रामायण उत्तरकांड्या माझे शुभ शब्दाने स्वर्गीय पुरुष हात जोडून म्हणाला माझ्या सुखदुःखाची पूर्वी घडलेली कहाणी ऐका द्विजवर्य तुमचा प्रश्न डावळणे मला शक्य नाही पूर्वी माझा पिता महायशस्वी विदर्भाचा राजा सुदैव या नावाने त्रैलोक्यात विख्यात होता त्याला ब्रह्मन दोन स्त्रियांपासून दोन पुत्र झाले त्यातील एक मे श्वेतरावाजा आणि धाकटा सुरथ म्हणून होता वडील स्वर्गवासी झाल्यानंतर नगरजनांनी मला राजभिषेक केला आणि मी धर्मावर स्थिर राहून धर्माला धरून राज करू लागलो सुव्रता अशी एक सहस्र वर्षे प्रजांचे धर्माने रक्षण करून राज्य करीत असता गेली द्विजतमा एकदा कोणत्या तरी निमित्ताने मला माझ्या आयुष्याचे मान कळून आणि तो निसर्गानुसार या प्रवेश करण्यास कठीण तपश्चर्या करण्याकरता या सरोवराच्या शुभ सानिध्यात येऊन राहिलो माझा भाऊ सुरथ याला राजा म्हणून अभिषेक करून या सरोवराचा आश्रय करून मी बहुत काळपर्यंत तप केले या महावनात तीन सहस्त्र वर्षे अत्यंत दुष्कर असे तप करून उत्कृष्ट्रेष्ठ मी स्वर्गात गेलो तरी भूक आणि तहान या दोन पीडा मला अतिशय बाधा करीत होत्या त्याने मी अतिशय व्याकुळ झालो त्रिभुवन श्रेष्ठ पितामहाकडे जाऊन मी म्हंटले भगवन हा ब्रम्हलोक येथे भूक तहान लागत नसते पण या दोन्ही पिढ्या येथे माझ्या मोघे लागल्यात हा कोणाचा कर्माचा परिणाम आहे पितामह मी आहार काय करावा हे देवा तुम्ही मला सांगा तेव्हा पिता महा मला म्हणाले हे सुदैव पुत्रा तुझा आहार म्हणजे स्वतःच्या शरीराचे स्वादिष्ट मांस तू नित्य खात जा उत्तम तप करीत असताना तू आपल्या शरीराचे चांगलेच पोषण केले आहेस महामना श्वेता पेरले नाही ते कधीच उगत नसते तू केवळ तप करीत बसलास यत्तकींचे देखील दान केले म्हणून वच्छा तू स्वर्गात येऊन सुद्धा भूक लागलेली पीडा भोगतास म्हणून आहाराने उत्तम पुष्ट असलेले आपले शरीर आणि अमृत रस खाऊन तुझा निर्वाह होईल पण श्वेता जेव्हा दुर्धर्ष महर्षी अगच्छ या मनात तेव्हा या विपत्तीतून तुझी सुटका होईल तेच देवाना देखील रक्षिण्याला समर्थ आहे मग महाबाहो तुझी भूक तहानेतून सुटका करण्याची कथा काय भगवान देवश्रेष्ठाने खात्रीपूर्वक हे सांगितले ते ऐकून द्विजश्रेष्ठा हा स्वशरीराचा तिरस्करणीय आहार मी करीत असतो ब्रह्मन अनेकानेक वर्षे हा आहार मी करीत आहे पण ब्रह्मसे या शरीराचा क्षय होत नाही आणि माझी पूर्ती तृप्ती होत नाही अशा विपत्तीत सापडलेल्या मला या विपत्तीतून सोडवा कुंभयोने अगच्य ब्राह्मणा येथे दुसऱ्या कोणाचे चालणार नाही द्विजतमा हा दिव्य अलंकार अंगावर करता घ्या तुमचे मंगल हो माझ्यावर कृपा करावे हे सुवर्ण हे धन वस्त्रे भक्ष भोज्य आणि अलंकार ब्रम्हर्षे मी आपल्याला देत आहे त्याचा तो शुभ अलंकार में घेतास त्या राजश्रीचा पूर्वीचा मनुष्य नष्ट झाला ते शरीर नष्ट होताच तो राजा अत्यंत आनंदित झाला संतुष्ट होऊन तो सुखाने स्वर्गात गेला रामा त्या इंद्रतुल्य राजाने त्यानिमित्ताने मला हा अद्भुत दिसणारा दिव्य अलंकार दिला उत्तरकांडाचा अठ्याहत्तरावा सर्ग समाप्त